पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण बेचाळीसावे हुल्लड 1932 बत्तीसच्या आरंभी सरकारने काँग्रेसविरुद्ध जे काही रान उठविले ते विलक्षणच छोटे मोठे अधिकारी स्वतःच्या गुणांची व सौजन्याची तारीफ करीत व काँग्रेस किती भानकुदं नष्ट आहे ते सांगत सगळीकडे फिरत होते सरकारला लोकशाही हवी तर काँग्रेसला हुकुमशाही हवी पहा काँग्रेसच्या अध्यक्षाला सर्वाधिकारी म्हणतात की नाही ते या उत्साहाच्या वट हुकुम नागरिक स्वातंत्र्याची वृत्तपत्रांची व छाप खाणेवाल्यांची मुस्कटदाबी चौकशी वाचून तुरुंगवास लोकांच्या मालमत्तेवरील जप्त्या वगैरे प्रत्येकी घडणाऱ्या किरकोळ गोष्टींचे मात्र त्यांना विस्मरण झाले महिना फक्त काही हजार रुपयांच्या अल्पवेतनावर लोक आपण देय असता काँग्रेस तिकडे बखडे माजुणीच्या तयारीत गुंतलेले आहे वगैरे रसवरित वर्णणे सरकारचे मंत्री बनलेले आमचे देश बांधव करू लागले खालचे न्यायाधीश कडक शिक्षा तर देतच पण वर आणखी व्याख्याने जोडत व काँग्रेस आणि काँग्रेसमधील व्यक्ती यांना शिवाय देत फार काय उच्च पदावर विराजमान झालेले सर सॅम्युएल होअर सुद्धा बोलून गेले की कुत्र्यांच्या भुंकण्याने उंटाचा काफीला थांबत नसतो पण कुत्रे आधीचरुंगामध्ये डांबण्यात आलेले आहेत व जे बाहेर राहिले होते त्यांच्या तोंडांना घट्ट मुसक्या घालण्यात आल्या आहेत याची आठवण त्यांना झाली नाही सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कानपुर येथील हिंदू मुसलमान दंग्याची जबाबदारी खुशाल काँग्रेसच्या माथी मारण्यात आली या भयंकर दंग्याचा सर्व षडा लागलेला होता तरी देखील काँग्रेसच दंग्याला कारणीभूत आहे असे विधान वारंवार करण्यात येत असे वास्तविक त्या दंग्यात माणुसकीला शोभणारे वर्तन जर कोणी केले असेल तर ते काँग्रेसने काँग्रेसचा एक श्रेष्ठ सुपुत्र दंग्यात कामी आला म्हणून कानपूरमधील प्रत्येक गटाला व जातीला हळहळ वाटत होती दंग्याची बातमी कळता काँग्रेसने एक चौकशी समिती नेमली तिने बारीक चौकशी करून पुष्क महिन्यानंतर एक भला मोठा अहवाल प्रसिद्ध केला अहवाल प्रसिद्ध होताच तो आक्षेपावर ठरवून त्याच्या छापीलप्रती सरकारने जप्त केल्या अशी दडपशाही करून ज्या करून अधिकारी वर्गातील टीकाकार व ब्रिटिशांच्या मालकीची वर्तमानपत्रे काँग्रेसच्या कार्यामुळेच हा दंगा झाला असे नेहमी म्हणत असतात इतर बाबतीप्रमाणे याही बाबतीत अखेरीला सत्याचा जय होणार हे ब्रम्ह आहे पण पुष्कळवेळा असे घडते की असत्याला आगाऊ कितीतरी सवय मिळून जाते संपूर्ण अपले काम पावेल असत्यविराम म्हणतात सत्य थोड आणि टिकेल अखेर परि उत्सुकता त्याविषयी राहील कुणा त्या समयी अर्थात युद्ध वा ही युद्धकालीन हुल्लड अग्निस्वाभाविक होती तशा परिस्थितीत सरकार सत्यनिष्ठा दाखवी अथवा संयमाने वागेल अशी अपेक्षा करणे चुकीचे झाले असते परंतु सरकारने अपेक्षेबाहेर उडी मारली व आश्चर्य वाटेल इतका मनमुरा घातला ही गोष्ट अधिकारी वर्गाच्या मनात समेटाच्या दिवसात काय जळत होते त्याची निदर्शक आहे आम्ही जे काही केले त्याविषयीचा संताप या प्रकरणाला कारणीभूत नसून साम्राज्य नाशाची भीती कारणीभूत झाली असावी स्वतःच्या सामर्थ्याची खात्री असणारे अधिकारी अशा हुलडी करीत नाहीत दोन पक्षांमधील भक्षात येण्याजोगा होता दुसऱ्या बाजूचे लोक तुरुंगात पडल्यामुळे व सरकारी दडमशाईची जास्ती वाटत असल्यामुळे स्तब्ध राहिल होते त्यांच्या तोंडात बोळा कोंबलला नसता तर त्यांनी अशीच हुल्लड अतिशयोक्ती व शिविगाळ माजवली असती यात शंका नाही या मनोवृत्तींना बाहेर पडण्यास एकच मार्ग मोक आलेला होता तो म्हणजे निरनिळा शहरातून प्रसिद्ध होणारी अनाधिकृत पत्रके रान उठविण्याच्या कामी ब्रिटिशांच्या मालकीच्या अँग्लो इंडियन वर्तमानपत्रांनी अगदी मनापूर्वक सहाय्य केले कित्येक दिवसपर्यंत मनाच्या अगदी आतल्या कप्प्यात शिजत राहिलेले गर त्यावेळी ओकून पडले शांततेच्या काळात जे काही लिहावायचे ते त्यांना जरा जपूनच लिहावे लागते कारण त्यांचे पुष्कसे वाचक हिंदी असतात परंतु या सगळा आज धरबंद सुटून इंग्रज व हिंदी लोकांची मने, चवाड्यावर आली हिंदुस्थानात फारच थोडी अँग्लो इंडियन वर्तमानपत्रे अद्याप तगून राहिली आहेत यापैकी पुष्कशी वृत्तपत्रे बातमीच्या व एकंदर सजावटीच्या दृष्टीने उच्च दर्जाची आह जागतिक घडामोडीसंबंधी त्यात येणारे लेख जुनाट मताचे निदर्शक असले तरी ते मोठे माहितीपूर्ण असतात हिंदुस्थानातील अत्युत्तम वर्तमानपत्रात त्यांची गणना करण्यास प्रत्यवाय नाही परंतु हिंदी राजकारणाचा प्रश्न निघाला की त्यांचा तोल एकाएकी सुटतो व पक्षपातीपणाचे अगदी अचरट व हिडीर स्वरूप लेखातून प्रकट होऊ लागते सरकारची बाजू ते मोठ्या निष्ठेने मांडत असतात व सरकारच्या वतीने त्यांचा जो मतप्रचार एकसारखा सुरू असतो तो लोकांना न उमगेल अशा कौशल्याने करणे त्यांना मुळीच साधत नाही या काही निवडक अँग्लो इंडियन वृत्तपत्राशी तोलून पाहिले तर हिंदी वर्तमानपत्रे बहुशा गचाळ असलेली आढळतात अगोदर त्यांचे भांडवल फार अल्प असते व पत्रात सुधारणा करण्याचे मालकांकडून प्रयत्नही होत नाहीत ती कसे कसे दिवस ढकलत असतात व त्यांचा दरिद्री संपादक वर्ग सुकाला पारका होऊन राहतो त्यांची सजावट गबा, जयराती पुष्काळवेळा आक्षेपाह व आयुष्याकडे व राजकारणाकडे पाण्याची दृष्टी भावनावश व आक्रोशी असते आम्ही हिंदी लोकच भावनावश आहो हे यांचे कारण असावे पण असेही एक कारण असणे शक्य आहे की इंग्रजी ही परकी भाषा असल्यामुळे त्या भाषेत आम्हाला आमचे विचार सोप्या शब्दात पण पन जोरदारपणे व्यक्त करण्याची पंचायत पडते परंतु खरेकारण असे दिसते की फार काळपर्यंत दडपशाहीच्या व वा मानहानीच्या वातावरणात आम्ही वाढल्यामुळे विचार प्रदर्शनाला जी जी वाट मिळेल तिथे तिथे भावनांची गर्दी होत असावी हिंदी मालकीच्या इंग्रजी वर्तमानपत्रात सजावटीच्या व बातमीच्या दृष्टीनं मद्रासचे दि हिंदू हे वृत्तपत्र सर्वोत्कृष्ट आहे त्याला पाहून एखाद्या शीलवान व ठाकठीक अशा वृद्ध कुमारिकेची मला आठवण होत तिच्या देखत जरा एखादा वायात शब्द उच्चारला की तिला धक्का बसतो सुखासीन अशा मध्यमवर्गाची मनोवृत्ती या वर्तमानपत्रात उत्कृष्टपणे झालेली दिसते जीवनाच्या अंधाऱ्या बाजूकडे त्यातील धकाधकीकडे व कलहाकडे या वृत्तपत्राशी लक्ष जात नाही बहुतेक नेमस्थ वृत्तीची वृत्तपत्रे अशीच वृद्ध कुमारिका वृत्तीची आहेत पण त्यांच्यात हिंदूचा ठसकेबाजपणा नसल्यामुळे ती अगदीच कंटाळवाणी होतात सरकारने चढाईची तयारी बरेच दिवस चालविले होती सुरुवाती सरशी घेघे मार करीत निकरसा हल्ला चढवायचा हे त्यांचे धोरण उघडच दिसत होती, एकोणीसशे साली काँग्रेस पुढे जात असे व सरकार मागोमाग रखडत येईल पण एकोणीशे बत्तीस सालची सरकारची पद्धती अगदी निराळी होती त्यांनी सुरुवातीलाच चौफेर लढाई सुरू केली शिवाय एकोणीसशे साली गांधीजींची व वर्किंग कमिटीपैकी बहुतेक सभासदांची इच्छा अशी की सत्याग्रहाचा प्रसंग टाळावा लढा कितीही नकोसा वाटला तरी तो चुकवता येणार नाही तेव्हा आपण तयारीत असावी असे माझ्याप्रमाणे इतर काही सभासदांचे मत होते परंतु मध्यमवर्गीयांना व पांढरपेक्षा लोकांना त्यावेळी मनातून लढा नको होता ही गोष्ट करी गांधीजी आले की काहीतरी मार्ग निघेल व लढा टाळता येईल असे त्यांना वाटत होते इच्छा तसे विचार ही मत त्यांच्या बाबतीत बरोबर लागू पडली असती त्यामुळे एकोणीसशे बत्तीस साली सूत्रे सरकारच्या हाती राहून काँग्रेसला एकसारखे बचावाचे धोरण ठेवावे लागले वट हुकूम निघाले व त्यांच्या पाठोपाठ सत्याग्रह सुरू झाला हा परिस्थितीतील आकस्मिक फरक पाहून ठिकठिकाणचे काँग्रेस पुढारी तर आश्चर्यचकित होऊन गेले परंतु अशा बेसावत परिस्थितीही काँग्रेसच्या हकेसरशी हजारो सत्याग्रही धावून आले माझी तर अशी खात्री आहे की एकोणीसशे साली जनतेने केलेला प्रतिकार एकोणीसशे तीस सालापेक्षा कितीतरी अधिक होता एकोणीसशे साली मोठमोठ्या शहरातून प्रतिकाराची जाहिरात व प्रदर्शन फार झाले परंतु एकोणीसशे साली आम्ही अधिक सोषिकपणा व शांतवृत्ती दाखविली असली तरी एकोणीशे तीस सालची हिरिरी त्यावेळी आपली नाही युद्धामधे आम्ही खेचलो गेलो आहोत अशी भावना त्याकाळी सर्वत्र पसरलेली होती एकोणीशे तीस सालचा सा महिमा नंतरच्या दोन वर्षात बराच मंदावला होता सर्व हिंदुस्थानभर जवळजवळ लष्करी कायद्याचे राज्य सुरू होते पुढाकार घेण्यास अथवा कार्यक्रम आखण्यास काँग्रेसला उसंतच मिळाली नाही पहिल्या टोल्यासरची काँग्रेस मध्यम वर्गातील तिचे पूर्वकालीन आधारस्तंभ यांची विचारशक्ती बधीर होऊन गेली नेमका त्यांच्या खिशावरच मार बसला व काँग्रस्तविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांना आपले स्वातंत्र्य व त्याचबरोबर आपली मालमत्ता गमवावी लागेल अशी स्पष्ट चिन्हेसू लागली संयुक्त प्रांताप्रमाणे जिथि सगळा दरिद्रांचाच कारभार होता तिथे या गोष्टीचा विशेष परिणाम झाला नाही पण मुंबईसारख्या शहरातून सर्व स्थिती व्यापारी वर्ग व धंदेवाले लोक यांची धुळदान ओढण्याचा प्रसंग होता नुसत्या दटवणीबरोबर सुख वस्तूलोक थंडे पडले अर्थात सरकारच्या या धमक्या पोकळ होते असे नव्हे त्यावेळी सर्व अधिकार पोलिसांच्या हाती असत व अशा धमक्याची अंमलबजावणीही मधूनमधून करण्यात येईल सर्वस्वी अहिंसामय अशा सत्याग्रहांच्या विरुद्ध सरकारने अशी जुलूम जबरदस्ती करावी ही गोष्ट सुसंस्कृतदृष्टीला कितीही आक्षेपाह वाटली तरी त्याबद्दल काँग्रेसला तक्रार करण्याचा अधिकार आहे मला वाटत नाही क्रांतीच्या उद्देशाने आपण प्रत्यक्ष प्रतिकारला केल्यानंतर आपले मार्ग किती अहिंसामय असले तरी हर हरतऱ्हेडपशाही आपल्याला सहन करावी लागेल याची जाणीव आपण मनाशी बाळगली पाहिजे दिवाणखाण्यात बसल्या बसल्या क्रांतीकडून आणता येत नसते पण काही लोक असे आढळतात की ज्यांना दिवानखाण्यातील गादीही पाहिजे आणि क्रांतीही पाहिजे क्रांती कळावयास निघालेल्या माणसाने सर्वस्व गमावण्याची तयारी ठेवावयास हवी सदन आणि सुखवस्तू लोक क्रांतीला तयार नसतात ते यामुळेच व्यवहार माणसांच्या दृष्टीने मूर्खपणाचे व स्वतःच्या वर्गाला घातक ठरणारे असले मार्ग पत्करण्यास एखाद दुसरी व्यक्तीच तयार झाली तर व्हावा लढ्याचा मुख्य भर ज्या जनतेवर होता त्यांच्यापाशी गाड्या घोडे मालमत्ता वगैरे काहीच नसल्यामुळे त्यांना वटणीवर आणण्यासाठी काहीतरी निराळी उपाययोजना करणे आवश्यक झाले सरकारच्या सर्वव्यापी दंडुकेशाहीचे एक मनोरंजक उदाहरण असे की जी सरकारवाल्या लोकांना सुद्धा एक जात विठीला धरण्यात आले भविष्यकाळाची काही कल्पना नसल्यामुळे त्यापैकी काहीजण काँग्रेसशी लाडीगोडी करू लागले होते पण सरकार असल्या गोष्टींची गय करणाऱ्या मनस्थितीत राहिले नव्हते क्रियाशून्य राजनिष्ठा त्यांना नको होती बंडाच्या वेळी प्रसिद्धीस आलेल्या फेडरिक कुपरच्या शब्दात बोलावेचे झाल्या सरकारला शंभर टक्के सक्रिय निष्ठा हवी होती प्रजेच्या नुसत्या नैतिक पाठबळावर खुश राहण्यास सरकार तयार नव्हते एक वर्षापूर्वी राष्ट्रीय सरकारला सामील झालेल्या ब्रिटिश प्रागतिक पक्षाच्या पुढाऱ्याचे व आपल्या जुन्या सहकार्यांचे वर्णन करता लॉईड जॉर्जने असे शब्द उच्चारले की हे लोक म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे रंग बदलणाऱ्या सरडांचे भाईबंद आहेत हिंदुस्थानातील नव्या परिस्थितीत तटस्थरंगी माणसे खपण्यासारखी नव्हती हो म्हणून आमच्या काही देशबांधवांनी सरकार मान्य अशा झळझळीत रंगाचे पट्टे आपल्या अंगावर ओढून घेतले व आपल्या अंतकरणात जेत्यांबद्दल केवढे अलोल प्रेम व आदर वस्तो, ते मोठ्या समारंभाने त्यांनी जाहीर केले वटहुकूम निर्बंध सूर्यास्ताचे कायदे व इतर सतराशे छप्पन बंधने यांच्यापासून त्यांना काडीचेही भय नव्हते हो कारण राजद्रोही व निष्ठाहीन लोकांच्या डोक्यात हन्न्यासाठीच हे बडगे आहेत राजनिष्ठ लोकांना कोणत्याही प्रकारे भिण्याचे कारण नाही अशी सरकारने द्वाहीच सुरुवाती होती तेव्हा भोवती चाललेल्या घडामोडींकडे व कलहाकडे त्यांचेच काही देशबांधव बहिचकेत अंतकरणाने पाहत असता या सामांची शांती मात्र ढळली नाही उत्सुक इतकी असता देहदान करण्याकरता विनयभंग करणे माझा शक्य का कुणी असे फेतपुल शेपरडस या ग्रंथात क्लो नावाच्या स्त्रीपात्राने म्हटले आहे हे तिचे शब्द उपरोक्त जी सरकारवाल्यांनाही लागू पडण्यासारखे आहे नव्हे सरकारच्या डोक्यात ही कल्पना डोक्या कोणी शिरोली होती कोणास्टाऊ पण सरकारला असा संशय येऊ लागला होता की स्त्रियांना चांगले वागवले जाते व त्यांना शिक्षाही हलक्या होतात तेव्हा त्यांचाच उपयोग तुरुंग भरण्याच्या कामी करण्याचा काँग्रेसचा बेत आहे ही कल्पना अचाआट होती जरू काही घरच्या स्त्रियांना तुरुंगात ढकलणे कोणाला हवेच असते बहुधा मुली व स्त्रिया कायदेभंग करीत तो वडील भावांची वनवऱ्यांची इच्छा धाब्यावर बसून करीत असत निदान त्यांची संपूर्ण अनुमती तर मिळत नसेच तथापि स्त्रियांना जबर शिक्षा करून व त्यांना वाईट तऱ्हे वागवून सरकारने त्यांच्या उत्साहास पायबंद घालण्याचे ठरविले माझ्या बहिणीला शिक्षा झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी काही तरुण मुली विचारविनिमय करण्यासाठी अलाहाबादला एकत्र जमल्या होत्या त्यापैकी बहुतेकांची वय पंधरा ते सोळा वर्षांची असावी खासगी ठिकाणी चर्चा चालू असताच त्यांना पकडण्यात आले व प्रत्यकीला दोन दोन वर्षांची शिक्षा ठोठविण्यात आली हा एक शुल्लक प्रसंग आह असले प्रकार प्रत्ययी सगळ्या देशभर घडत होते तुरुंगात पुरुषांपक्षाही स्त्रियांना अधिक वाईट तर वागवण्यात या यासंबंधीच्या अनेक दुःखदायक बातम्या माझ्या काही आलिया आह आणि मुंबई तुरुंगातील सत्याग्रहांच्या स्थितीसंबंधी मीराबनी लिहिली हकीकत तर फारच विलक्षण आह संयुक्त प्रांतातील चळवळ खिड्यांमध केंद्रीत झालि होती काँग्रस्त दडपणामुळे बरीशी सूट देण्यात आली पण ती आम्हाला पुरेशी वाटली नाही आम्हाला अटक झाल्यानंतर आणखी थोडी सूट जाहीर करण्यात आली ही सूट आधीच मिळाली असली तर सहकार्याचा हात झिटकारणे आम्हाला जड वाटले असते व परिस्थितीत कितीतरी पालट झाला असता पण सुटीचे श्रेय काँग्रेसच्या पदरी पडू नये अशी सरकारची इच्छा असल्यामुळे एकीकडे काँग्रेसला जात्यांत घालून दुसरीकडे शेतकरी गप्प होईल इतक्या सुटीचे पीठ त्यांच्या तोंडात भरावे असा सरकारचा डावा होता काँग्रेसचे दडपण जसजसे वाढत जाईल तसतसा सुटीचा हात सरकार अधिकाधिक सैन सोडत जात असे ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आह सुटीच्या या नव्या हप्त्यामुळे मूळ प्रश्न सुटला असंतोषाची तीव्रता कमी होऊन तवा दरासा नेवला ही गोष्ट खरी आमच्या मोठ्या चळवळीचे बळही थोडेसे क्षीण झाले लढ्यामुळे संयुक्त प्रांतातील हजारो शेतकऱ्यांना दुःख सहन करावे लागले कित्यक्क घरे तर धुळीला मिळाली पण या सरकारच्या आमदारित जितकी जास्तीत जास्त सूट मिळणे शक्य होते तेवढी मिळाली ती लड्याच्या दडपणामुळेच भयंकर हा लपेष्टातून शेतकरी बसला एकंदर शेतकरी समाजाचा तात्पुरता फायदा झाला पण त्यासाठी त्यांच्यातील वेचक लोकांना स्वतःच वाटोळे करून घ्यावे लागल होत एकोणीशे एकतीसच्या एक डिसेंबरात संयुक्त प्रांतासाठी काढलेला खास वटहुकूम जाहीर करण्यात आला त्याच्या समर्थनार्थ त्याला एक पत्रकही जोडल होत या व इतर वटहुकुमांना जोडलेल्या अशा पुस्तकांमधे असत्य व अर्थसत्य विधानांची असावयाची रान उठवण्याची ही पूर्वतयारी होती पण आम्ही तुरुंगात असल्यावर सरकारी लिखाणातील उसळासारखे दोष दाखवून देणार कोण शेरवानीवर असाच एक आळ घेण्यात आला होता तो अटकेपूर्वी जरा आधी शेरवाणींनी खोडून काढला आधी विधाने व मग माफ्या मागावयाच्या यावरून सरकारच्या विकृत मनस्थितीची कल्पना येते जेसोएट लोकांना राज्यातून हद्दपार करताना स्पेनच्या तिसऱ्या चार्ल्सने जो फतवा काढला होता तो पर्वा वाचत असता मला हिंदुस्तान सरकारच्या वटहुकुमांची व सरकारनं दिलख्खा कारणमीमांसत्ची आठवण झाली चासने दिली आह न्याय शांतता व आज्ञापनाची वृत्ती कायम राखण्याची जे माझे कर्तव्य ते बजावण्यासाठी हा फतवा काढण्यात आला आह त्याला दुसरीही आवश्यक कारणे आह पण ती मी माझ्या महान अंतकरणात दडपून ठली आह तात्पर्य असी वटहुकूम जारी करण्याची खरी कारणेसुद्धा व्हाईसरायच्या अथवा साम्राज्य सल्लागारांच्या हृदय कपडात बंदीच राहिली होती पण पर त्याही परिस्थितीत आमच्या डोळ्यांना मात्र उघडउघड दिसत होती वट हुकुमात नमूद केलेल्या कारणांवरून हिंदुस्तान सरकारने मतप्रचार करण्याचे जे नवीन तंत्र हाती घेतले होते त्याची कल्पना येण्यास आम्हाला चांगली मदत झाली पुढे आम्हा असे समजले की निम सरकारी पत्रकांचा सुरसुराट खेडोपाडी झाला असून त्यात हव्या त्यात था थापा छापल्या आहेत व काँग्रेसमुळेच धान्याचे भाव घटले आहेत असे त्यात सूचित केलेले आहे मनात आणले तर काँग्रेस जगभर मंदी पसरवू शकते असे म्हणणे म्हणजे काँग्रेसच्या सामर्थ्याची केवढी प्रशंसा काँग्रेसची प्रतिष्ठा नष्ट व्हावी म्हणून असा मतप्रचार एकसारख्या दक्षतेने करण्यात येत होता सरकारी व सरकारी उद्योग अशा प्रकारे सुरू असून सुद्धा संयुक्त प्रांतातील मुख्य मुख्य जिल्ह्यातून कायदेभंगाला जोरदार पाठिंबा मिळाला एकोणीशे सालापेक्षा या वर्षाचा सा पाठिंबा कितीतरी अधिक व होता सुरुवातीला तर शेतकऱ्यांनी खेळाडू वृत्तीही दाखविली रायबरेली जिल्ह्यात बाकुड गावी पोलीस तुकडी गेली असता घडलेली एक मचदार हकीगत आम्हाला समजली खंडबंदी केल्याबद्दल मालमत्ता जप्त करण्यासाठी त्या गावी पोलीस गेल होत खेड्याची स्थिती जरा बऱ्यापैकी होती व वा रहिवासीही चांगल तजस्वी होत वसुली खात्याच्या अधिकाऱ्यांचा व पोलिसांचा यथास सांग त्यांनी के केला आणि तदनंतर सर्व घरांची कवाडे सताळ उघडून हव तुन जा अशी त्यांनी विनंती केली काही गुरे जप्त करण्यात आली उपरांत पोलिसांना व अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पान सुपारी देऊन निरोप दिला मात्र अधिकाऱ्यांची तोंडी लाजेने काळवंडून गेली पण असा प्रकार दुर्मिळ होता लवकरच लढ्यातील खेळाडू वृत्ती उदारपणा सहृदयता सर सर्व काही न्यायसे झाले सौजन्याखविले म्हणून बाकुल याच्या शेतकऱ्यांच्या कपाळाच्या शिक्षाही काही चुकल्या नाही या विशिष्ट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कित्येक महिन्यांपर्यंत खंड पाडून ठेवला होता तो उन्हाळ्याच्या सुरुवातीला थोडाफार जमा होऊ लागला बरीच धरपकड झाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खेड्यातील पुढाऱ्यांवरच सरकारची विशेष करडी नजर असे बाकीच्यांना नुसते झोडपून काढण्यात येईल तुरुंग व गोळीबार यापेक्षा लाठीमार चांगला फलदायी होतो असे अनुभवास आले होते हवी तेव्हा लाठी चालविता येईल व लाम लांबच्या खेड्यातून मारहाण केली तर त्याचा गवगवा फारसा होत नसे शिवाय तुरुंगाची भरती त्यामुळे थांबली जप्त्या वगैरेचे होमकुंड अर्थात सुरू होतेच आपले किडूक मिडूक जप्त होऊन दिलावात माती बोलाणी पाहिले की शेतकऱ्यांच्या हृदयाला इंगळयाड असल्याप्रमाणे वेदना होत देशातल्या इतर इमारतींप्रमाणे स्वराज्य भवनही सरकारने ताब्यात घेतले त्यात असलेली काँग्रेस रुग्णालयाची उपकरणेसुद्धा वगळली नाहीत त्यामुळे हो रुग्णालय काही काळ अजिबात बंद ठेवावे लागले पण पुढे शेजारच्या बागेमध्ये उघड्या मैदानात एक औषधालय सुरू करण्यात येऊन नंतर ते स्वराज्य भवनाजवळच एका घरात दोन अडीच चालले होते प्राप्तीवरील कर मी भरला नाही म्हणून आमचे घर आनंद भवन सरकार जप्त करणार अशी वदंता होती दिल्ली समिटानंतर करवसुलीच्या अधिकाऱ्याबरोबर बोलणे आकारला आकारल्या जाणाऱ्या पैकी एक हप्ता मी भरला देखील पण इतक्यात वट हुकुमांचे राज्य सुरू झाले आता कर द्यावायचा नाही असा मी निश्चय केला खंडवर सारा देऊ नका असे शेतकऱ्यांना सांगून स्वतः मात्र कर भरावायचा हा कारभार लबाडीचा किंबवना नीतीबाह्य आहे असे माझे मन मला सांगे सरकार आमच्या घराचा कब्जा घेईल अशी माझी अपेक्षा होती माझ्या आईला घराबाहेर पडावे लागणार जी पुस्तके जे कागदपत्र जे जिन्नस पान्नस आमच्या भावनांशी निगडीत झाल्यामुळे आम्हाला प्रिय वाटू लागले होते त्या सर्वांना परक्यांचे हात लागतील व ते कदाचित गहाळही होतील आणि आमच्या घरावर फडफडणारे राष्ट्रीय निशान खाली ओढण्यात येऊन तेथे युनियन जॅग चढवण्यात येईल हे विचार मनात आले की जप्तीची कल्पना असह्य वाटत असते पण घर जाणार ही कल्पना त्याचवेळी आकर्षकही वाटे मग भरंग बनलेल्या शेतकऱ्यांशी मी अधिक एखरूप होईल व त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक रूप चढेल असे मला वाटले घर जप्त व्हावी ही गोष्ट चळवळीच्या दृष्टीने संशय फायद्याची होती बद्दल, मनात विचाराला मना किंवा आगीत उगीच तेल कशाला होता अशी सुबुध्दी सुचल्यामुळे मना, सरकारने आमच्या घराला हात लावला नाही नंतर बऱ्याच महिन्यांनी माझे काही रेल्वे शेअर तेवढे जप्त करण्यात आले माझी एक व माझ्या मेहन्याची एक अशा दोन मोटारीपूर्वी लिलावाने विकण्यात आल्याच होत्या चळवळीच्या आरंभी घडलेल्या एका प्रसंगाचे मला विशेष दुःख झाले अनेक सार्वजनिक संस्थांनी व नगरपालिकांनी आपल्या इमारतीवरील राष्ट्रीय निशाण उतरवून ठेवले बहुसंख्य सभासद काँग्रेसचे असलेल्या कलकत्ता नगरपालिकेने सुद्धा तसेच वर्तन करावे ही गोष्ट मनाला विशेष लागणारी होती पोलिसांच्या व सरकारच्या धमकावणीमुळे ही गोष्ट करण्यात आली राष्ट्रीय निशान खाली उतरले नसते तर सरकारने नगरपालिका बंद केली असती अथवा सभासदांना शिक्षा दिल्या असत्या संस्थांची साुस्तान संस्थाने बनली की त्यांच्या अंगी असा भ्याडपणा येतोच त्या गोष्टी स्वाभाविकही असतील पण त्यामुळे अंतकरणाला वेदना झाल्याशिवाय कशा राहणार राष्ट्रीय निशान म्हणजे आमच्या प्रिय वस्तूंचे एक प्रतीक त्याच्याभोवती उभे राहून त्याचा मान राखण्याच्या प्रतिज्ञा आम्ही अनेकदा केल्या होत्या तेच निशान स्वतःच्या हाताने खाली ओढणे अथवा दुसऱ्या कर्वी खाली काढवणे हा केवळ प्रतिज्ञाभंग नवे, हे अधर्माचरण आहे असे विचार माझ्या मनात आला वाटले की ही पौरुषाची लाचारी आणि सत्यवृत्तीची अवहेलना आहे बलिष्ठ भौतिक सामर्थ्याच्या दडावणीमुळे असत्याचा अंगीकार करणारे हे कर्म आहे अशा प्रकारे जे वागले त्यांनी राष्ट्राची हिंमत खचवली आणि अभिमानाच्या मंदिराचा कळस मोडला त्यांनी विराप्रमाणे वागावे चितेवर उडी घ्यावी अशी मुळीच अपेक्षा नव्हती हो आघाडीला उभे राहून तुरुंगवास पत्कारला नाही म्हणून कोणालाही दोष देणे हास्यास्पद आहे प्रत्येकाला अनेक कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळायच्या होत्या दुसऱ्यांना जा विचारण्याचा कोणाला काय अधिकार पण स्वस्थ बसणे अगर पिछडीला राहून काम करीत राहणे ही गोष्ट निराळी आणि आपल्याला सत्य म्हणून जी गोष्ट पटली तिचा इन्कार करणे ही गोष्ट निराळी हा फार गंभीर अपराध आहे राष्ट्राच्या अभिमानाला ज्यामुळे काळमा लागेल असे कृत्य करण्याची आज्ञा झाल्याबरोबर आपल्या जागांचे राजनामे देण्याचा मार्ग नगरपालिकांच्या सभासदांपुढे मोकळा होता पण तसे काहीच न करता बहुतेक लोक आपापल्या जागाना चिकटून राहिले सुमनी शिरताच मक्षिका अपुल्यात थांबवितात गुंजना अधिकारपदी विराजता करती नचने गर्जना संकटाच्या एकाएकी भडकलेल्या वनव्यात आपण गुरबटून जाणार अशी भीती उत्पन्न झाली असता कोणी कसे वर्तन त्याचा निवाडा करणे कदाचित अन्यायचे ठरेल महायुद्धाच्या काळात ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे की कधी कधी मी म्हणणाऱ्या महारथ्यांची सुद्धा बोबडी वळते एकोणीशे बारा साली टिटानिक आगबोट बुडाली तेव्हा थोर थोर लोक की ज्यांच्या अंगी भॅडपणा आहे असे म्हणणे पातक ठरले असते त्यांनी खलाशांचे किसे खिस्परून आपली सुटका करून घेतली व इतरांना खुशाल बुडू दिली मोरो काही दिवसांपूर्वी आग लागली तेव्हाही असाच लांछनास्पद प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे संकटाच्या वेळी जेव्हा असंस्कृत मनोवृत्ती प्रबळ होता व बुद्धी आणि तर्क यांची बोळवण होते तेव्हा आपल्या काय घडेल याची ग्वाही दत्ता येणार नाही म्हणून कोणाला निंदू नये हे बरे पण योग्य मार्गापासून कोण च्यूत झाला याची नोंद ठ वा वादळ उठली असता राष्ट्र नौकीचे सुकाणू लटपटणाऱ्या व गारटणाऱ्या हातात जाऊ नये म्हणून इतप्पर सावधगिरी बाळगणे अवश्य आह आमच्या तत्वभ्रष्टत समर्थन करून क्लिच बरोबर होत असा आग्रह धरणे ग्रहणीय होय तत्वभ्रष्टत तत्वभ्रष्टत समर्थन हा बलवत्तर अपराध आह लढा हा नैतिक बल व यांच्यावर अवलंबून असतो रक्तपाताच्या युद्धातही या दोन गोष्टीवरच मदार असते अखेरीला ज्याची हिम्मत, त्याची सरशी असे मार्शल फॉक म्हणत असे अहिंसामय युद्धात तर नैतिक बल व हिंमत यांची आवश्यकता फारच अधिक आहे जो कोणी आपल्या वर्तनाने राष्ट्राचे नैतिक बल कमी करील व राष्ट्राची हिंमत ढासवून टाकेल त्याला ध्येयघातकी समजले पाहिजे बऱ्या वाईट बातम्यांचा कारभार आम्हाला अर्पण करून एक एक महिना चालला होता हळूहळू तुरुंगातुरुंगातील एकमार्गी व निरांदन जीवन आमच्या अंगवाणी पडत चालले देशभर राष्ट्रीय सप्ताह सहा एप्रिलपासून सुरू झाला या सात दिवसात अनेक प्रसंग घडतील हे आम्ही समजून होतो आणि अने अनेक प्रसंग घडून आलेही पण माझे सारे चित्त एका प्रसंगाने वेधून घेतले अलाहाबादला माझी आई ज्या मिरवणुकीत दाखल झाली होती ती पोलिसांनी अडवली व नंतर मिरवणुकीवर लाठी चढविला मिरवणूक थांबवल्यावर कोणीतरी खुर्ची आणून दिली त्या खुर्चीवर आई बसून राहिली होती जवळ माझे चिटणीस वगैरे मंडळी उभी होती त्यांना कैद करून नेण्यात आले तर नंतर लाठी आई खुर्चीवरून खाली पडली व तिच्या डोक्यावर छडीचे तडाख्यावर तडाखे बसले त्यामुळे डोक्यात मोठी खोक पडून रक्त वाहू लागले रस्त्याच्या कडीला मुर्ची धुऊन ती पडली होती खुद्द मिरवणुकीतील लोकांना व इतर बघ्यांना अगोदरच फिटावून लावण्यात आले होते नंतर काही वेळाने एका पोलिस अधिकाऱ्यानं तिला मोटारीतून आनंद भवनात पोहोचत कल त्या रात्री अलाहाबादेत आईच्या मृत्यूची आवाई उठली लोकसमुदाय खोळून गेला शांती व ऐंशीचे भान लोकांना राहिले नाही त्यांनी पोलिसांवर झडप घातली व पोलिसांच्या गोळीबारात काही लोक मृत्युमुखी पडले काही दिवसानंतर मला बातमी आमच्या साप्ताहिकात वाचावयास मिळाली माझी अशक्त व वृद्ध माता धुळीने भरलेल्या रस्त्याच्या कडेला पडलेली आहे हे चित्र माझ्या डोक्यात थैमान घालू लागले मी तिथे असतो तर माझ्या हातून काय प्रकार घडला असता ते सांगत नाही माझी अहिंसावृत्ती कोठवळ टिकली असती मला वाटते ती फार वेळ टिकती ना एक तब्बर प्रयत्नपूर्वक शिकलेला धडा ते दृश्य पाहिल्याबरोबर मी साफ विसरून गेलो असतो माझ्या कृत्यामुळे माझ्यावर अथवा राष्ट्रावर काय आपत्ती येतील याची मी त्या क्षणाला पर्वा केली असती असे म्हणवत नाही आईची प्रकृती अगदी हलके हलके सुधारली बरेली तुरुंगामध्ये ती पुढच्या महिन्यात माझ्या भेटीला आली तेव्हा सुद्धा तिची जखम बांधलेलीच होती आपल्या स्वयंसेवक तरुण तरुणींच्या बरोबरीने आपण घाव सहन केले या अभिमानाने व आनंदाने तिचे मन भरून गेले होते पण तिच्या प्रकृती सुधारणा झाली ती दिखाऊ ठरली इतक्या वृद्धापकाळी तिच्या शरीराला त्या दिवशी जो धक्का बसला त्यामुळे तिचे सर्व शरीरयंत्र खिळखिळ झाले असावे कारण इतके दिवस आतल्या आत रोग पुढे प्रकट होऊन एका वर्षानंतर त्यांनी अतिशय उग्र स्वरूप धारण केले